लगड बनली ते आणि ते संपूर्ण आकाशाकार बनला आता आता कुठे ते किरण शिरणार आणि कसं प्रतिमे पडणार तसंच तिथे दृष्टांत दिलं आहे कारण चंद्र व चांगणे एकच पैसे निवृत्तीपणाशी कारण हा आपण या आपण घ्या वया फुलाची झाले घाण आपली धृती आणखीन एक दृष्टांत देतात माझे श्री गुरु निवृत्तीनाथ कसे आहेत तर ते फुलंच सुगंधच नाकरूप बनलं तर तिथे कोण कोणाचा सुगंध घेणार अमोद सुनासे आले असं घडलं <coughs> किंवा यातला थोडासा बारका आपल्याला सांगायचा झाला तर असं सांगता येईल <coughs> ग्रहण विनापी आपल्या नाकाचा संबंध येण्या वाचून आपल्या सहज लक्षात येण्यासारखा या दृष्टांताचा खुलासा आहे आपल्या नाकाचा संबंध येण्या वाचून जे फुल आहे पुष्प आहेत ते पुष्प आपल्या स्वतःच्या ठिकाणी पुष्पम स्वयं गंधवत फुल हे स्वतः गंधवान आहे गंधयुक्त आहे जसा कापूर काल सांगितला की गंधयुक्त आहे त्याप्रमाणे फुल ही स्वतः अंगाने आणि गंधवान आहे आता बोलण्याकरता म्हणायला लागत असं त्याला कापुराच्या मध्ये आणि फुलाच्या मध्ये हा <coughs> उणे आहे की फुल आकाराने वेगळा आहे आणि आकाराने भिन्न असलेल्या फुलामध्ये पराग कण आहे अणू त्याचे मकरंद कण त्याला म्हणतात ते मकरंद कण त्याच्या ठिकाणी आहे आणि कापुराच्या ठिकाणी तसं नाही आहे तो सुगंधाचा गोळाच आहे सुगंधाला प्राप्त झालेला आकार आहे असा थोडासा फरक आहे तरी पण घण संबंधा वाचून पुलाच्या ठिकाणी स्वयं गंधवत स्वतः ते गंधवान आहे सुगंधमान आहे त्यावेळी तुमच्या नाकाचा संबंध येवो अगर न <coughs> ग्राहण संबंधामुळे तो सुगंधवान आहे असं नसून घ्रहाण संबंध येण्यापूर्वी व येण्या वाचून पुष्पजाप्रमाणे आपल्या ठिकाणी स्वतः गंधवान आहे अगदी त्याच पद्धतीने माझे जे श्री गुरु आहेत हे श्रीगुरु सुद्धा स्वतः <coughs> श्रीगुरु हो स्वत निवृत्ती रूपे स्वस्वरूपे निवृत्ती रूपाच्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वयं गुरुरेव ते स्वतःच गुरुच आणि कारण ते त्यांच्या स्वतःच्या गुरुपणाला कारण त्यांचं गुरुत्व कोणावर अवलंबून त्यांचं गुरुत्व त्यांच्यावरच अवलंबून म्हणायचं ठरलं तर कारण ते स्वतःच गुरुस्वरूप आहे जसं ठिकाणी अंगाने स्वतः गंधवान आहे अगदी त्याच पद्धतीने माझे श्री गुरु निवृत्ती हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्ती रुपाच्या ठिकाणीच स्वतः गुरु रूपाने कारण आहे किंवा गुरुच स्वतः आपल्या श्रेष्ठत्वाला कारण आहे कोणावर त्यांचं श्रेष्ठत्व अवलंबून दुसरा कोणी ते स्वतः गुरु स्वरूपाला प्राप्त झालेले आहे त्यांचं गुरुत्व कोणाही उपाधीवर अवलंबून नाही असं या उभे मध्ये आपल्याला सूचित केले आहे त्याप्रमाणे निवृत्तीपणाला कारण आपला आपणच झालं आहे नाहीतर श्रेष्ठत्वाला काहीतरी कारण असते हे कारण वाचून आहे उपाधी म्हणजे हल्ली जी पदवी दिली जात त्याला पण उपाधी म्हणते त्यात असत कि बहुतेक लोकांना उपाधी <coughs> नुस पुढे लावलेले असतात अमुक अमुक श्रीयुत बी काय असेल ते म्हणाले हे सगळे नुसते शेपूटवाले आहेत मी म्हणले शिंग शेपूटवाला मी शिंग शेपूटवाला मी म्हणले अगोदर त्याला डीआर लिहायचं असतं मग काय झालाय पुढे ते शेवटी बाकी त्याला सुरुवातीला काही नसतं सुरुवातीला नुसतं नाव आणि उपाधी त्या उपाधीमुळे त्या शेपटामुळे त्या पदवीमुळे मी मोठा आहे हे दादामुळे मी मोठा आहे संबंधाने येणार जे मोठेपण आहे ते उपाधी संबंधाने येणारं मोठेपण आहे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहे त्यांच्या मोठेपणाला उपाधी कारण नसून तेच त्यांच्या मोठेपणाला कारण आहे असं या उभी मध्ये सांगतात कारण परमार्थ हा दुसरी वस्तूच नाही मग प्रवृत्ती निवृत्ती कुठली गुरुजी नेहमी म्हणत असत लोकांनी जशी विद्यापीठाने दिलेली पदवी आहे ती व्यवहारात लोक पदवी देतात हे साधू आहेत हे महामहोपाध्याय काहीतरी पदवी देतात त्या पदवी मुळे ना उपाधीमुळे जर मनुष्य मोठा होऊ लागला तर लोक असे बहादर आहेत केव्हा उपाधी ते विद्यापीठाला जरा मर्यादा काही त्याचे नियम आहे म्हणून ते एक काढून घेत नाही नाही तर कित्येक लोकांचे वकील रद्द होते ना डॉक्टर त्यांचं ते सर्टिफिकेट काढून घेतलं जात एका स्नेहाची वकील रद्द केली होती मुंबईमध्ये घडलेली गोष्ट सांगायचं तात्पर्य सोडून द्या पण व्यवहाराच्या बाबत गुरुजी नेहमी म्हणत असत की लोकांनी आपल्याला जर महाराज पदवी दिली तर लोक केव्हा काढून घेतील त्याचा नेमने लोकांनी दिलेल्या पदवीवर जर आपण आरोढ झालो तर ती पदवी लोक केव्हा काढून घेतील त्याचा नेमने आणि मग आपल्या पाया खाची वाळून निघून गेल्यानंतर पाण्यात जसा माणूस आदर व्हावा तसा हा उपाधीवान काय त्यांनी लोकांनी दिलेली उपाधी एकदा काढून घेतली आधार होतो माणूस मग उपयोग आहे म्हणून अंगाचा माणूस श्रेष्ठ असावा लागतो कुणाच्या उपाधीने दिलेल्या उपाधीमुळे मोठा असण्यात विशेष महत्व नसल्या कारणाने माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हे आपल्या स्वतःच्या अंगाने मोठे आहे त्याला कोणत्याही उपाधीने मोठेपणा आलाय असं मात्र नाही कारण ते उपाधी लोक जे देणार आहे ते देतील काढून काढून घेण्याचं स्वातंत्र्य जणू काय आपल्या सुगंधाचा भूग घेण्याकरता पुराने नाक व्हावी त्याप्रमाणे त्याप्रमाणे दृष्टांत दिले आहे बर पाठी कडवनी जी पावी तही आरचे धांडोळावे लागतील काही पाहिजेत काय महाराज म्हणतात दृष्टीतच असं सामर्थ्य निर्माण झालं अर्थात आपल्या दृष्टीत सामर्थ्य निर्माण होईल की नाही तिथे बघ आपल्याला दर्पणाची आवश्यकता असं दृष्टीत सामर्थ्य निर्माण झाले एखाद्या स्वमुख सौंदर्य स्वतःच्या मुखाचं जे सौंदर्य आता अर्थ सुंदर असेल तर नाही आमच्या एक ना आम स्वामींचे मित्र आहेत अर्जुन म्हातारी झालेले त्याने पुस्तक घेतलं आणि माणसाला अशी काय हौस असते कि माझा फोटो आला पाहिजे आता कोणीच त्यांचा फोटो छापत नव्हतं त्याने पुस्तक लिहिलं पुस्तक लिहून केवळ तेवढ्या करता पुस्तक अनेक पुस्तक लिहिले काही चार दोन लिहिलेत ते एक लिहिले आणि त्या पुस्तकात आपला फोटो छापला आता कोणीच छापला आता आता आता काय होऊन बसले ते फॅडच होऊन बसले काय पेचे आई सो आगेच्या काही प्रत्येकाने आपले पुस्तक छापलं की त्याच्यात त्याचा फोटो आलाच पाहिजे तर मी दादांचं बारकान कुठे दादांचा त्यांच्या ह्याच्यात फोटो नाही त्यांचा आता आम्ही छापला होता आमचं बावलटपणा किंवा आमचं शहानपणा काय असेल तर त्याचं कारण असं आम्ही आमच्या वंदनीयतेमुळे छापला असेल किंवा त्यावेळी अवक्यांनी स्वतः छापला तो तो बार दयम स्वतः कधी छापला आता ए टू झेड कोणी सोडायचं नाही त्याच्यात प्रत्येक जण आपला फोटो छापतो आणि आपलं पुस्तक छापतो त्यावेळी एवढी सवंग स्थिती निर्माण झाली नव्हती आता फोटो छापण्याची एवढी सवंग स्थिती होऊन बसली आहे की छापणे हे कमी पणायचं असं आता कोणाला वाटतच नाही भूषणच असं वाटत परंपरा त्याचा नाही फोटो छापला आपल्या पुस्तकात एवढे मोठे थोर लोक जर छापतात मग आपल्याला काय हरकत आहे छापायला अहो पूर्वी असा असे की एखाद्याचा फोटो एखाद्या ठिकाणी लावायचा किंवा एखाद्या स्मारक म्हणून एखाद्याचं जर नाव द्यायचं झालं रस्त्याला तर मोठे अवघड एखाद्या रस्त्याला विचारायला गेले होते लोक म्हणले ह्या रस्त्याला तुमचं नाव द्यायचं का हो म्हणले द्या हरकत नाही म्हणले आम्ही अजून जिवंत आहे आणि काय उत्तर दिलं मी अजून जिवंत आहे आमच्या आताच तुम्ही स्मारक करायला लागला काय म्हणजे जिवंतपणी आपलं स्मारक होऊ नये अशा बुद्धीचे लोक पूर्वी सचिल फार अगदी फार ब्रह्मज्ञाने नको सचिल सात्विक पण त्यांना वाटत असत आता आपला फोटो आपण छापण्याच लोकांना वाटत तो या आत्ताची ही समंग स्थिती त्यावेळी नसल्यामुळे हे जवळजवळ सुरुवातीच्या काळामध्ये आपला फोटो आपल्या पुस्तकात छापायचा जरा वेगळंच होत वेग त्यावेळी पण तो त्याने छापला पण त्यांचं रूप इतकं विद्रूप होत कि माणसाला बघावं काय असं का वाटत नव्हतं म्हणजे त्याच्यामध्ये नाक डोळे जे काही ठसथशीत त्याची रचना यद्यपि अवयव संस्था शब्दाचा अर्थ काय अवयव अवयव रचना विशेष रचना अवयवांची एक विशिष्ट पद्धतीने रचना झाली म्हणजे ते रूप गोजीरवाना असं होतं पण हे रूपही विद्रूप होतात आता हे अगोदर फोटो कोणी छापत नव्हतं बरं छापला तर निदान माणसाचा आपला का आपल्या पुस्तकात का असेना ज्याचा आहे तो माणूस शरीराने नाकाडोळ्याने निकष असावा पण नाका करता त्यांनी पुस्तक घेतलं पुस्तका करता त्यांनी पुस्तक घेतलं आणि पुस्तक उघडल्याबरोबर पहिलं काम काय त्याचा बघितलं तो फोटो ए, जी जी हो का, का का तो फोटो, फोटो पाहिला तो इतका विद्रुप होता की पाहिल्याबरोबर माणसाला त्याची काहीतरी थोडीशी इळस येत असे थोडी चिड येत असे माणसाला काय असतं एखाद्याचं रूप त्याला आपण ते काय करणार तर ते घरी जाऊन पुस्तक उघडलं आणि उघडल्यावर तो फोटो त्याला दिसला ते, ते काही त्याला कर्मिना असं झालं त्याने पहिलं काम जर काही केलं असेल पुस्तक वाचायच्या अगोदर तर तो फोटो पाडून टाकला सगळा हे ते स्वामी तेथे त्याला भेटायला गेले विचारलं नाही अरे हा फोटो एवढा तू त्याचं पुस्तक घेतलास वाचायला मग फोटो का पाडलास तो म्हणाला फोटो एवढ्यासाठी पाडला खरं सांगू तुम्हाला मला तो फोटो बघावसा वाटेन इतका विद्रोप होता की बघू नये मला वाटलं गोष्ट आपली संपली तो ग्रहस्थ आहे का अजून जीवन हा नाही तर मी आपलं काहीतरी तुम्हाला सांगितलं <coughs> असं नाही आपला पहिलवान पहिलवानाची कथा असं सांगण्याचं तात्पर्य तो राहतो सांगलीमध्ये जायचंय का आपल्याला भेटायला जाऊन या सांगलीमध्ये चव्हाणांच्या घरी आहे शिवाजी ना शिवाजी चव्हाणांच्या तुम्ही जा तिथे तो आहे स्वेलिंग कर काय ते कोलमे कॉलेज त्याच्या समोर ांचा बंगला अवश्य जा सांगण्याच तात्पर्य मनुष्याच्या ठिकाणी मला एवढं सांगायचं मनुष्य ज्या प्रमाणे स्वतःच्या मुखाचं सौंदर्य ज्ञानेनं पश्च्य त्याला आरसा घेऊनच बघायला पाहिजे असं नाही मुख हे प्रत्यक्ष रूप असल्या कारणाने सौंदर्य त्याच्या अंगाने तो जाणू शकतो एखाद्या वेळी पण आरशा वाचून जर डोळा एखाद्याचा खरोखरी त्या सौंदर्याला पाहू लागेल तर शोधण्याची काय आवश्यकता आपलं मुखा आपण बघू शकत नाही आपली कुवतच मर्यादित असल्या कारणाने आपल्याला समोर दर्पण घेतल्याशिवाय इलाजच नाही मग आता मौलीनी गवार म्हटल्या बाह्यसाधनांची जी, जी जुळवाजुळवाय ती करण्याची खरोखरी काहीही आवश्यकता नाही का?. पाहिल्यानंतर आपलं मुख सुंदर आहे असं नाही आहे आपलं मुख सुंदर असलं तर सुंदर आहे असुंदर असलं तर असुंदर आहे तसं आहे त्याची प्रत्यक्षता ही बाह्य उपाधीच्या निमित्ताच्या वाचूनही आहे पण आता मन त्याच्यात समाधान संतुष्ट होत नाही उपाधी मध्ये दिसणाऱ्या त्या प्रतिबिंबामध्ये प्रकारचं मुखापेक्षाही आकर्षण अधिक असल्या कारणाने आहे ते मिथ्या पण मन आकर्षणामुळे मनुष्याला ते पाह वाटत आणि त्याद्वारा तो आपलं मुख पाहतो महाराज म्हणतात जर ती नजर ती दृष्टी आपली आपण स्वतः जर आपल्या मुख सौंदर्याला पाहू शकेल तर आरसा शोधायचं काय कारण आरसा हा केवळ निमित्त मात्र तर असतील तर आवश्यकता नाही रंगनाथ महाराज असतील तर आवश्यकता नाही आता तुम्हाला बघायलाच लागत काही गरज नाही कारण असं कि जोग हे कधी आपल्या आयुष्यात आरसा बघत नसत एक त्यांची व्यायामाची अवस्था वगळत ती अवस्था वगळून त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी आयुष्यात आरसा बघितला आणि गुरुजीने तर कधी बघितलंच त्यांना माहीतच नाही आरसा म्हणजे काय काय ब्रह्मचार्याला आरसा बघायचं काय कारण प्रापंजिकाने मात्र बघितलं पाहिजे ते त्याची कारण आहे ते हे ठिकाण सांगायचं तर ते पाहू हा मूळ त्यातला भाग आहे ते सौंदर्य ते विशेष रूप राहणार दुसरी गोष्ट अशी आहे विशेष कल्पित आहे ना शेवटी कल्पितात सामान्य व्याप्त आहे म्हणून बघायचं असतात त्याचा थोडाच अर्थ आहे सामान्य व्याप्त आहे म्हणून विशेष पाहण्यापेक्षा विशेषाचं सामान्य हेच खरं रूप आहे मग तेच बघावं की म्हणजे त्याच्या वाचून आनंदीत असावं आणि असं जर खरोखरी कुणी असेल प्रत्यक्ष रूपता त्याला जर पूर्ण पटेल स्वतःच्या ज्ञानाने तर या बाह्य साधनाची वा निमित्ता साधना निमित्ताची वा त्या बाह्यसाधनाच्या निमित्ताच्या द्वारे केलेल्या प्रयत्नाची भेळी ही गरज नाही माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हे बाह्य साधना वाचून आपल्या स्वतः कोणाच्या उपाधीच घेता आपल्या स्वतःच्या अंगाने हे शोभायमा आवश्यकता हे स्वयंप्रकाश आहे किंवा केल्यावर सांगितलं ना आकर्षण मूळ वस्तू पेक्षा, पेक्षा विशेषामध्ये आकर्षण भाग्य असते आकर्षण फार दुसरं काही त्याच उत्तर नाही असत का न कळलेले असत कळणं कळण्यावर अवलंबून किंवा रात्री गेल्यावर आणि दिवस प्राप्त झाल्यावर सूर्याला आपल्या ठिकाणी सूर्य पण आणावे लागते काय सूर्याला विचारलं सूर्य सूर्यत्व सूर्याच्या ठिकाणी सूर्यत्व आहे हे कोणामुळे आहे काही नाही त्याच्या स्वतःच्या स्वरूपाने निश्चयन निशा निवारणेन एवरागमने एव, ते निश्चयाने त्या त्याच्या ठिकाणी त्याच्या अंगचं आहे पण निशा निवारणाने रजनी निवारणाने वाम दिवस त्याच्या आगमनाने म्हणजे दिवसाचं आगमन झालं सूर्यत्व श्रेष्ठत्व है क्या तो सूर्यत् वर्त्या धर्मा विवर्जित अपने स्वतंत्र स्वरूप ने जस सूर्या सूर्य तो निष्ठिया ने राहत अज्ञान निवृत्ति ने कि प्रवृत्ति किंवा प्रवृत्तीच्या निवारणाने व परमार्थाच्या निवृत्तीच्या येण्याने माझे श्रीगुरु निवृत्ती नाथायेत असं नाही प्रवृत्ती येवो अगर प्रवृत्ती निघून जावो दिवस अज्ञानरूपी रा, रात्र येवो ते निघून जाऊ ज्ञानरूपी दिवस येवो निघून जाऊ त्याच्या येण्यावर जाण्यावर माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचं निवृत्ती पण अवलंबून नाही हे निवृत्ती रुपाने वैशिष्ट्य दिवस येऊ सूर्याचा सूर्यपणा स्वत सिद्ध आहे स्वत सिद्ध आहे तो तर सूर्यपणा काही कोणावर अवलंबून नाही तसं अज्ञान निवृत्त झालं आता ज्ञान आलं म्हणून माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचं निवृत्ती नाव हे आहे असं नाहीये रात्र दिवस यांच्या जाण्यावर अवलंबून नाही प्रमाणे निवृत्तीच्या बोधावर श्री गुरुचा निवृत्ती पण प्रवृत्तीचा निरोध झाला किंवा निवृत्तीचा बोध झाला काय या निरोधावर व बोधावर माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांचं निवृत्ती अवलंबून नाही ते स्वतः स्वयंभू आहे हो कोणी त्या निवृत्तीनं आता त्या नावाला आणि निर्माण करू शकत नाही कि किंवा सहाय्य देऊ शकत नाही इतकं निरपेक्ष किंवा अत्यंत निरपेक्ष स्वरूपाचं हे नाव आहे असं महाराज म्हणतात किंतसिद्ध निवृत्तीपणाच आहे त्यांचा जो निवृत्तीपणा आहे हा स्वतःसिद्ध आहे स्वातंत्र्यनं एवर्तते त्यांचा निवृत्तीपणा हा सुद्धा स्वतंत्रतेने राहतो नेहमी माणसानं स्वतंत्रतेने राहणं हे फार महत्वाचं आहे कारण दुसऱ्याचा आधार किती वेळ असू शकणार केला आधार व्हावं लागतं तर हे अभ्यंकर शास्त्र्यांच्या आईने अभ्यंकर शास्त्र्यांना असं सांगितलं होत की बाळ आता तू तुझ्या तु तु गळ्यात हा एवढा मोठा प्रपंच आहे तुला तुझ्या तु तु तु तु पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणून ते पुढे इथे पुण्यामध्ये येऊन नोकरीला लागून आपल्या पायावर प्रपंच उभं करणारे झाले गरात ही गोष्ट सगळ्यांना लक्षात येते की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे कधीतरी कोणावर दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नाही प्रपंचात सुद्धा ही गोष्ट लक्षात येते व्यापार करणाऱ्या लोकांना सांगितलं जातं तो म्हणतो आज उष्ण घेऊन व्यापार केला उद्या कधीतरी आपलं स्वतःचं काय केलं पाहिजे सावकार भांडवल निर्माण केलं पाहिजे म्हणतो भांडवल निर्माण झालं म्हणजे मग व्यापार चालवतो आपलं स्वतःच भांडवल जसं व्यापारामध्ये लागतं त्याप्रमाणे गरज नाही किंवा आवश्यकता नसताना आपल्या स्वरूपाने ते विराजमान आहे ते नको आवश्यकता नसताना नाही त्याचं साह्य घेण्याची गरज काय त्या असे निवृत्ती राजांची शोभा आहे बोध बोधोनी साधोरी ऐसा नव्हे गोसावी हा माझा गोसावी गोसावी शब्दाचा अर्थ गोसावडा नव्हे आपला तो वस्त्र धारण करतो भिक्षा मागतो तो गोसावी नव्हे गोसावी शब्दाचा अर्थ आहे स्वामी गोसावी शब्दाचा अर्थ आहे सत्ताधारी मालक इंद्रियांचे गोसावी आम्ही इंद्रियांचे धनी आहोत इंद्रियां सत्ताधारी स्वामी आहोत मालक आहोत असा त्या म्हणण्याचा अर्थ आहे तसे माझे श्रीगुरु हे गोसावी म्हणजे माझे स्वामी माझे मालक ते कसे आहेत हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगतात बोध्या हा बो बोध बोध्या हा बोधाने आपण ज्यांना जाणू शकतो शक्य ज्यांची प्रतिती बोध केल्यानंतर होते अशा प्रकारचे माझे श्रीगुरु नाहीत एखाद्या पदार्थाचा आपण बोध करून द्यावा म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान होतं त्याप्रमाणे बोधेनं ज्ञातून शक्य न हे बोधाने जाणण्याला शक्य आहे किंवा जाणण्याला विषय होणारे आहेत असे हे नाहीत इतकंच नव्हेच तर प्रमाण प्रमित प्रमाणाने मोजले जाणारे मापले जाणारे असे पण नव्हे प्रमाणही म्हणजे प्रमाणाने मोजले जाणारे नाही त्या शब्दाचा अर्थ प्रमाणही अपी प्रमाणांच्याकडून सुद्धा ज्ञान होण्यासाठी ज्ञातून न शक्यो हे जाणणं शक्य नाही म्हणजे बोधाने एखाद्या श्री गुरुने आपल्याला बोध करून द्यावा आणि त्या बोधाने त्यांना जाणवं असंही नाही प्रमाणांच्या द्वारे मोजले जाणारे मापले जाणारे त्याने विषय केले जाणारे म्हणजे ज्ञान त्यांचं होईल अशाही प्रकारचे हे नाहीत मग कसे आहेत हे केवळ धृमात्र आहे ज्ञान स्वरूप आहे ज्ञान प्राप्य प्रापक भाव नाही काय पण ज्ञाप्य ज्ञापक भाव म्हणून ज्याला म्हणतात तोही नाही ज्ञाप्य ज्ञापक भाव दोन प्रकारे प्रतिपादन केला प्रमाणांच्या द्वारे व बोधाच्या द्वारे एखाद्याने उपदेश करून बोध करून आपल्याला त्यांचा बोध करून द्यावा आणि त्या बोधाने आपल्याला त्यांचं ज्ञान व्हावं असेही हे नाही किंवा प्रमाणाने यावं आणि त्या प्रमाणाने सर्व त्या प्रमेया होऊन त्या प्रमा प्रमेयावं अज्ञान निवृत्तीपूर्वक तसंही हे संभवत नाही याविषयी आपण मागे बराच विचार केलेला विषू नाही कोणाही जया प्रमेव की नाही त्या स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय असा प्रश्न विचारून महाराजांनी ही गोष्ट मागे सांगितली असल्या कारणाने आता पुन्हा या प्रमाणांचा विचार सांगायची आवश्यकता नाही एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची की एकही जगात असं प्रमाण नाही सगळ्यात प्रबल प्रमाण जे श्रुतीप्रमाण त्या श्रुतीप्रमाणाला तो विषय होत नाही एवढं घ्या ठेवा एक किंवा प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही हे लक्षात ठेवा दोन लक्षात ठेवण्याचं कारण व्यवहारता प्रत्यक्ष प्रमाण हे उपजीव्य आहे आणि बाकीची प्रमाण सगळी उपजीवक आहेत उप उपजीव्यभूत प्रत्यक्ष प्रमाणाला एकदा देश होत नाही असं ठरलं म्हणजे बाकीच्या उपजीवक प्रमाणांच्या द्वारे विषय होत नाही हे सांगायचं कारण नाही एक आणि दुसरं आपल्या वेदांत शास्त्रकर्त्यांनी शब्द प्रमाणाला अतिशय महत्व दिलेलं आहे ते योग्यही आहे पण एवढं सर्वात महत्वाचं असलेलं प्रबल प्रमाण त्या प्रबल प्रमाणाला श्रुती प्रमाणाला जर परमेश्वर माझे श्री गुरु निवृत्ती तर मग इतरांना विषय होत नाही ते पुन्हा निराळ सांगण्याचं कारण नाही म्हणून अशा प्रकारचे माझे श्रीगुरु हे स्वयंभू आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या बाबत असा खुलासा केला ते म्हणतात देशे काळे पदार्थ साधवने जे माते पैसा नव्हे करून घेण्यासाठी आळंदी सारखं क्षेत्र आहे पंढरी सारखं क्षेत्र आहे काशी सारखं क्षेत्र आहे असं एखाद पवित्र ठिकाण एखादा चांगला देश तो पाहून कामावस्या नव्हे तर सोमवार असावा एकादशी एक असावी पर्व काळ असावा असा उत्तम प्रकारचा पर्व काळ पाहून उत्तम प्रकारचा पवित्र देश पाहून किंवा गंध पुष्प दीप धूप दीप नैवेद्य पंचोपचार म्हणा षोडशोपचार म्हणा किंवा आणखीन काही आपल्या जर उपलब्ध असलेली जर द्रव्य सामग्री असेल साहित्य तर त्याच्या देशे काळे पदार्थ साधून घ्यावी जे माते त्या द्वारा मला साध्य करून घ्यावात साय का नाही त्याच कारण आहे देशाने व काळाने अगर या उपचाराने प्राप्त करून घे ज्याला आपण घेणार तो पदार्थ परिच्छिन्न असावा लागतो मी सर्व देशामध्ये असल्या कारणाने मला सोडून एखादाही पदार्थ असता तर हे त्याचं म्हणणं बरोबर होतं पण मी कोणत्याही पदार्थाला सोडून नाही किंवा सर्व पदार्थांच्या मध्ये अंतर्याल रूपाने व्याप्त असल्या कारणाने मी कोणत्याही काळात सदा राहणार असल्याकारणाने म्हणजे देश नाही काल परिच्छेत नाही आणि वस्तू परिच्छेद नाही देशे काळे आणि पदार्थ तिन्ही शब्द तिथे वापरले आहेत देशकाल वस्तू भेद विवर्जित मी असल्या कारणाने देशकाल वस्तू भेद मावळला आत्मानिर्वाळाला जगदाकार विश्वाकार असा मी असल्या कारणाने मला हे मी परिच्छिन्न असतो तर हे सगळं शक्य होतं पण मी अपरिछिन्न स्वरूपाचं असल्या कारणाने मी या कशामुळे ही प्राप्त होणार नाही म्हणून देशे काळे पदार्थ साधूने घे जे माते तैसा न म्हणजे का नाही त्याचं कारण महाराजांनी स्वतः असं दिलेलं आहे मा आहे ते त्याच कारण आहे मी ऐकताय स्वतसिद्ध आहे नित्यसिद्ध आहे नित्यसिद्ध पदार्थाला कोणी साध्य करून घेऊ शकत निधन साध्य करून घेण्यासाठी तो पदार्थ उत्पन्न होणारा असा असायला लागतो कुणीतरी त्याला सिद्ध करायला लागतं हा अनुत्पन्न स्वरूपाचा असल्याकारणाने हा आयता असल्या कारणाने स्वतः सिद्ध असल्या कारणाने ते म्हणाले बाबा पदार्थ अज्ञानाने आवृत्त असल्यामुळे दीपाने आपण पाहतो ती पण अडचणी इथे निर्माण होत नाही कारण हा स्वयंप्रकाश असल्या कारणाने नित्यसिद्ध आहे रोज स्वयंप्रकाश आहे म्हणजे ज्याची सिद्धी कोणाच्याही प्रकाशाच्या अधीन नाही अनधीन भानात्मत्व स्वप्रकाशत्व ज्याचं भान कोणाच्याही अधीन नसल्या कारणाने हा स्वयंप्रकाश आयता आहे स्वयंभू आहे त्याच्या पुढे महाराज असं सांगतात आई ते सर्वांचे सर्वही मी सर्वांचा सर्व आहे म्हणजे सर्वांचा पहिल्यांदा आत्मा आहे आणि सर्वांचं जेवढं सर्व असेल तेवढं मी आहे या म्हणण्यात अर्थ आहे मी संपूर्ण अपरिछिन्न स्वरूपात आहे सर्वांतर्यामी रूपाने मी व्यापक आहे त्यामुळे व नित्यसिद्ध असल्यामुळे आणि स्वयंप्रकाश असल्यामुळे देशकाल वस्तू पदार्थांच्या द्वारे मी साध्य करून घेण्याजोगा नाही बोध बोध बोध करून। अप्लेला अप्लेला असा प्रयत्न कराल प्रमाणांचं साह्य घेऊन प्रमाज संपादन करण्याच्या द्वारे अज्ञान निवृत्तीपूर्वक प्रमेयाचा आविष्करण करण्याचा प्रयत्न कराल तर तेही गोष्ट संभवणार नाहीच्या द्वारे आम्ही त्या परमेश्वराचं प्रकाशन करू तर परमेश्वराचा तो तिच्चा आभास असल्याकारणाने तो प्रकाशन करायला गेला की तो तो त्याचा असल्याकारणाने तद्रुप तो, तो तुम्हाला सहाय्य करणार नाही तो त्याला सहाय्य करणार म्हणण्यापेक्षा त्याच्या स्वरूपात तो मिळून जाणार म्हणून तिथे फलव्याप्ती संभवत नाही म्हणजे वृत्तीव्याप्ती जरी संभवत असली अविद्या निवृत्तीसाठी तरी स्वयंप्रकाश परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जर आविद्याच नाही तर हे निवृत्त कोणाला करणार म्हणून प्रमाणांच्या द्वारेही तो विषय होत नाही असे माझे श्री गुरु स्वयंभू स्वतः निवृत्ती रूप आहे म्हणजे शब्द इंद्रिय किंवा प्रमाण एवढी यादीच्या यादी यांच्याद्वारे तो विषय होईल असा मात्र तो नाही आहे पण तुम्ही नाही म्हणू नका कारण तो सदरूप आहे निश्चय करू असा उपसंवाद करता स्वयंभा पण ते श्री चरणात करीण म्हणजे श्री गुरु निवृत्ती स्वयंभाचे शब्द वापरला स्वयंभ म्हणजे स्वयंभू असा त्याचा अर्थ स्वयंप्रकाश आणि स्वयं शब्द असा वेगळा करायचा भू शब्द स्वयंभू म्हणजे सत्ता म्हणजे स्वयं सदरूप आहे एक एवढं वाक्य तुम्हाला सांगितलं की पुढचं सगळं असंच तयार करायचं सच्चिदानंद हे त्यांचं स्वरूप असल्या कारणाने स्वयं सदरूप असलेले स्वयं चिद्रूप असलेले स्वयं आनंदरूप असलेले आणि स्वयं आदभय असलेले असे माझे श्रीगुरू असल्या कारणाने स्वयंभती <laughs> कोणावर अवलंबून असलेली निवृत्ती नसून हे स्वयंभू निवृत्ती आहेत प्रवृत्ती निवृत्ती इत्यादी ज्या व्याख्या आहेत किंवा आता आपल्याला सांगितलेले जेवढे प्रकार आहेत या निवृत्ती संबंधाने येणारे अं कोणकोणते हे आता तुम्हाला नाही विमुख प्रवृत्ती प्रवृत्तीचा अभाव प्रवृत्तीचं निर्गमन प्रवृत्तीचा निरोध निवृत्तीचा बोध या अनेक कारणाने हे निवृत्तीपद जरी सिद्ध होत असलं तरी एवढ्या कारणा श्री गुरु निवृत्तीनाथ असल्या कारणाने माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांना स्वयंभू असं मी सांगतो म्हणतात असंच मी संबोधितो स्वयंभू असलेले जे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ निर्निमित्त रूपाने कोणत्याही निमित्ताचं त्यांना कारण नाही अशा प्रकारचे स्वयं सद्रूप स्वयं चत्रूप स्वयं आनंद रूप आणि स्वयं अद्वय रूप असलेले माझे श्री गुरु निवृत्तीनाथ असे अकृत्रिम स्वयंभू निवृत्ती कोण ज्या श्री गुरुची आहे ज्यांचं स्वयंभू अकृतिम स्वरूपाच कारण प्रवृत्ती निवृत्ती हा जो व्यवहार आहे हा व्यवहार माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा प्रवृत्तीचा वा कोणत्याही तऱ्हेचा निवृत्तीचा तुम्ही आता इतक्या निमित्ताने तुम्ही प्रवृत्तीची व्याख्या केली आणि इतक्या निमित्ताने निवृत्ती असू शकते स्वरूप आणि निवृत्तीचं स्वरूप सांगितलं एवढ्या प्रकारे निवृत्ती असू शकते पण जेवढ्या मी सांगितले तेवढे सगळेच्या सगळे प्रवृत्तीचे व निवृत्तीचे प्रकार ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत आता हे न संभवणारे व स्वयंभू असलेले माझे जे श्री गुरु हे जे यात साक्षात अपरोक्षात भ्रम जे स्वतः साक्षात आहेत म्हणजे आपल्याला जे ज्ञान होत ते कधी अविद्या वृत्तीद्वारा होत तर आपल्याला अंतर्कर्ण वृत्तीद्वारा होत म्हणून साक्षात आहे हे ज्ञान हे वृत्ती संबंधाने होणारं जे प्रत्यक्ष वा अविद्या वृत्तीद्वारा होणारं जे प्रत्यक्ष तशा प्रकारचे माझे श्रीगुरु नसून यात साक्षात म्हणजे परंपरा इत्यादी संबंध जेवढे तुमचे असतील त्या संबंधा वाचून मूळ अविद्या आणि अंतकरण ज्याच्यानंतर हे संबंध संभवतात तेच मुळात अगोदर संभवत नाहीत असं मी आपल्याला सांगतो म्हणजे अविद्या वा तद्वृत्तीद्वारा अंतकरण वा तद्वृत्तीद्वारा जे आपल्याला जाण्याचे जा एकंदर वळण लागलंय त्या वळणा वाचून नाव साक्षात अप्रोक्षात ब्रम्ह श्री गुरु मया मी हे माझ वंदन हे, हे कर्तव्य मात्र अभावे कर्तव्य म्हणून नाही कर्तव्य वाचून कर्तव्याच्या वाचून म्हणजे काय आपलं जे वंदन असतं ते काही का असत महाराजांनी कसं लिहिले अहम वाचा शरणिह म्हणजे शरणागतीचे शरणागती अहंकाराची शरणागती आहे अहंकाराची शरणागती दोन प्रकारे असते एक अहंकाराची आम्ही आम्ही हरिचे म्हणावयाला आम्ही हरिदास आहोत असं म्हणायला माणसाला कमीपणा वाटू नये सदैव आम्ही हरिदासा अशा नावाने राहणं ही अहमची शरणागती आणि आपल्याला वाचारुणाच्या निमित्ताने आता पुढच्या प्रकरणात ऐकायला मिळणारच आहे त्याचा विशेष विस्तार होणारच आहे तेव्हा ही अहमची शरणागती सर्वात श्रेष्ठ स्वरूपाची शरणागती अहम करवती ती अहंकार राहा तिथे पण करणार काय करण्या तो अहम करायला लावतो तो, तो अहंकार ही जी अहमची अहम, अहम करायला लावण्याची जी क्रिया आहे या क्रिये वाचून काही शरीराची शरणागती असते वाचित वाणीची शरणागती असते असते का कायेची शरणागती काय वाचा का आपण शरीराने कसा उपयोग करावा वगैरे वाणीची शरणागती सांगितली आहे की आता या वाणीने विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही असा संकल्प केला म्हणाले याचं नाव आहे वाचिक शरणागती आणि चैतिक शरणागती चित्ताने भगवंताला समर्पित होणं हेही एक त्या शरणागतीचं रूप असल्या कारणाने संकल्प तो नाही दुजा, महाराजा विणतो हे चैतिक समर्पणाचं लक्षण या प्रकारची जी क्रिया या क्रिया, या तिन्ही प्रकारच्या व अहंकाराला धरून चारही प्रकारच्या क्रियेंचा क्रियांचा विचार करून या क्रियेचा या सर्व क्रियांचा येतकिंचित संबंध नाही येतात क्रियानाम संबंध विना माझं वंदन तर ठीकच पण तुम्हाला अहम आहं, अहंकार काया वाचा आणि चित्त यांच्यापैकी एकाच्याही क्रिया क्रियांच्या संबंधा वाचून काय माझं जेन आहे ना हे वंदन या क्रिये वाचून आहे दृषी क्रिया म्हणून तुमची जी आहे ती दृशिक क्रिया सुद्धा माझ्या या वंदनामध्ये नाही अशा प्रकारचं हे माझं वंदन आहे आणि या वंदनाने माझे श्री गुरु गुरु व शिष्य या दोन नावाने पण एकटेच मानतात आणि ते स्वयंभूरूप आनंद रूप आहे सद्रूप चित्रूप आणि आनंद रूप हे अदवय स्वरूप आहे असे माझे श्री गुरु आहेत आणि ती आपल्या स्वरूपाने विराजमान आहे एकच तिथे तिथे अहमदेवने शंभो शांभवी झालो तिथे शंकराला नमस्कार करायचा होता शिव पार्वतीला नमस्कार करायचा होता देव देवी नावाने एकटा देवच नानतो आता इथे नावाने एकटे गुरुच नाभवी झालो असं म्हणतात इथे वंदन करताना सांगतात अकृत्रिम स्वरूपाचं माझं वंदन आहे माझ्या या वंदनामध्ये वंदन वंद्य आणि वंदन अशी त्रिपुटी इथे संपुष्टात आले तोच सिद्धांत थोड्या निराळ्यापरीने महाराज इथे प्रतिपादन करून श्री गुरुचं अनुभवती स्वरूपत्व प्रतिपादन करतात आपुलिनी भेदी विना माझे जाणणे जे एकपण तयाच नाव मज शरण येणे गा ही गोष्ट यामध्ये स्वच्छ रूपाने प्रतिपादन केली असल्या कारणाने स्वयंभू यांचं अस्तित्व आहे या अस्तित्वाला दुसऱ्या प्रकाशनाची गरज आहे त्रिकाला बाधित आहे म्हणजे याचा क्रियेने नाश होणार नाही ज्ञानाने विनाशाच नव्हे तर कोणत्याही वृत्तीच्या अविषय रूपाने स्वयंप्रकाश रूपाने ज्यांचं राहणं आहे असण आहे ते माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहे असं या ओवीमध्ये शुद्ध स्वरूप आपल्या गुरूंचं प्रतिपादन केलंय कि मुना या ओर्वीत आपल्या एकंदर या एकोणऐंशी ओमी किंवा ऐंशी ओम्यांचं सार जर कोणी विचारलं तर असं सांगा अन्य निरपेक्ष अन्य निमित्त निरपेक्ष स्वयं ज्यांची सत्ता आणि आनंद रूपता आहे व ती एकूणत्या एकट्याचीच आहे असे माझे श्रीगुरु हो आहेत त्याचं सार आहे सगळ्यात असे माझे श्रीगुरु त्यांचं कोणावरही अवलंबून नाही सांगितलं तुम्हाला अहंकारामध्ये क्रिया आहे वाणीमध्ये क्रिया आहे या क्रिये या कोणतीही शरणागती प्रत्येक शरणागतीमध्ये क्रिया आहे या क्रियाना संबंध क्रिया तर नाही पण या क्रियेचा इथून तिथून माणसं गल्लीत राहतात बोळात राहतात बट्ट्या बोळात राहतात आणि दिल्लीच्या मंत्र्याशी संबंध दाखवत आहेत <laughs> दिल्लीच्या मंत्र्याशी संबंध दाखवत इथे महाराज सांगतात माझे श्रीगुरु असे आहेत कि तिथे अहंकाराचा शरीराचा वाणीचा मनाचा इतकंच नव्हे तर तुमच्या ज्ञान क्रियेचा अजून जाता जाता सांगतो ना इलाज ही गोष्ट मला पुन्हा आणखी एकदा सांगायचीच आहे तुम्ही म्हणाल बाबा मग पुनरुक्ती होईल पुनरुक्ती झाली तर ते पत्करून पण आता अशाच बैठकीवर बसलो की पुनरवृत्ती पत्करून सांगायचं ठरवलं ती गोष्ट म्हणजे अशी कि स्वरूपाच्या ठिकाणी संबंध संभवत नसल्या कारणाने आध्यासिक संबंध असं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुंच जे स्वरूप सांगतायत या स्वरूपामध्ये आध्यासिक संबंध ही संभवत नाही स्वरूप आरूप्य, नहीं सीधे ज्यादा असिधि है जी नहीं चाहिए आगा जे नहीं वार्ताप झालेच नाही ही स्थिती आता गुरुंची असल्या कारणाने गुरु स्वरूपाच्या ठिकाणी जर आरोप्य झालं नाही असं सिद्ध होत असेल तर आरोप्याचा संबंध तरी कसा संभवेल अधिष्ठान असावं अधिष्ठानावर आरोप्य असावं आणि अधिष्ठान आरोप्याचा अध्यासिक संबंध असावा अधिष्ठानच हे कोणाच ठरत नाही का आरोप्य नाही म्हणून आरोप्य नाही म्हणून हे अधिष्ठान नाही आणि म्हणूनच त्यांचा अध्यात्सिक संबंध तोही जिथे संभवत नाही तिथे क्रिया संभवत नाही व संबंध संभवत नाही मी वेगळं काय सांगायचं कारण आहे ज्या आध्यासिक संबंधावर संपूर्ण वेदांत शास्त्राची इमारत अवलंबून आहे आता आपल्याला जाता जाता ना इला असं सांगून ठेवतो आपल्याला या सांगण्याने वेदांत शास्त्र पूर्वपक्ष होऊन बसलाय ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि लिहिण्याचं वैशिष्ट्य हे आहे तुम्हाला सांगायचंय काय माउलीचं आगळं वेगळेपण त्यांची खरी क्रांती तुम्हाला ऐकायची आहे का आता आमच्या मंदिरात ते मंडळी सांगत आहेत की महाराजांचं वेगळेपण आहे त्यांची दृष्टी आहे नवी दृष्टी दिली नवी दृष्टी ऐकायची आहे का तुम्हाला हो तर नवी दृष्टी ही आहे की जी पूर्व सूर्यनी आपल्या अनुभवात आणलेली नवी म्हणजे आपल्या दृष्टीने आपण नवी म्हणायची ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांना आदिनाथाला ही दृष्टी त्यांच्या ठिकाणी स्वयंभू आहेच आहे नवी दृष्टी हीच की आध्यात्सिक संबंधावर संपूर्ण वेदांत शास्त्रकारांनी या प्रतितीची संगती लावली आणि संपूर्ण जगत हे आरोग्य असून जगताचा अधिष्ठान परमेश्वर आहे भ्रमाधिष्ठान असलेला परमेश्वर त्याचा या भ्रमरूप जगताशी आध्यासिक संबंधाचं प्रतिपादन केले आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या जगताशी परमेश्वराचा आध्यासिक संबंध सांगण्यासाठी जगत परमेश्वर यांच्यामध्ये आरोग्य अधिष्ठान रूप स्थिती असायला पाहिजे होती ती स्थितीच नसल्या कारणाने तुमचा हा संबंध ही या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही म्हणून वेदांत शास्त्रालाही पूर्व टाकून दिले ही महाराजांची खरी अलौकिकता लोकोत्तरता मानायचीच ठरली तर पूर्व सूरूंच्या दृष्टीने हेही मानायचं कारण नाही कारण वस्तुस्थिती आहे त्यात अलौकिक म्हणायचं काय कारण आहे दृष्टी म्हणायचं तरी काय कारण आलं नवी दृष्टी म्हणण्यामध्ये काहीतरी महाराजांनी वेगळं काही निर्माण केले असं सांगायची प्रवृत्ती आहे ज्ञानेश्वर महाराजांचं असं मनोगत नाही त्यांचं मनोगत नाही मी कदाचित म्हणे मला काय म्हणाला जिवेला का हाड आहे काय माझ्या म्हणजे कोणाचंच नसतं पण माझ्या नाही असं मला तुम्हाला सांगायचंय माऊलीला विचाराना की मी तुला असं म्हणतो की हे मौले तू आणि हा आम्हाला जगाला एक नवीन सिद्धांत दिला आणि तू आम्हाला नवी दृष्टी दिलीस तुझ्या आमच्यावर आनंद तो करायचं इकडे तुझा कान करून सांगते मी काय लिहिले तो वाचता वाचले का कधी वेद मुनी गेले त्याची मार्गे चाललेलो असं जर ज्ञानेश्वर मला स्वतः सांगतात तर हे तरी आपण कसं म्हणायचं पण समजा म्हणायचं झालं कौतुक म्हणून काय आपल्याला त्यांचं विशेषत्व सांगायचंच आता भाषण यांच्याही ज्ञानेश्वर महाराजांनी निषेध करून तोही संबंध इथे संभवत नाही असं सांगून आपल्या श्री गुरु निवृत्तीरायांच स्वयंभू निवृत्ती रूप जे शोभेचं स्वरूप आहे ते प्रतिपादन करून या सर्व क्रियांच्या संबंधा वाचून वंदन केलं हे वंदनामध्ये श्री गुरुच्या वंदनाचे फल सांगून पुढील प्रकरणास अवतरण देतात बस आता या श्री गुरु वंदनाचे फलही सांगतात आणि पुढच्या प्रकरणाला ज्ञानेश्वर महाराज अवतरण ही आता महाराज म्हणतात सुरुवातीला काय शब्द वापरलाय आता उपसंहारात्मक आहे सुरुवातीला प्रारंभ करणार आहे आरंभ वाचक आहे आता इथे उपसंहारात्मक आहे म्हणून यामागे एक हेतू आहे की माझा उद्देश हलीभूत झाला असं सांगण्यासाठी महाराज आता आता म्हणतात उत्तम अभिवंदन कृत्वा आता मी सांगितलेल्या स्वरूपाने आणि माझ्या श्री गुरुना अभिनंदन करून वंदन करून मी काय केलं पराधी वाचा आणि परा वैखरी या चारही वाणींच ऋण त्या वाणींच माझ्यावर असलेले जे ऋण रुन। त्या ऋणापासून मुक्त हा भवा मी या ऋणातून मुक्त होतो वाघदेवो माझी जी वाघदेवी आहे हे वाघदेवी स्वरूपानंदे लीना भवती ही वाघदेवीसुद्धा माझ्या स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये सदाची विलीन होते हे माझ्या या वंदनाचं फल आहे असं सांगून वाचा मी फेडलं आणि या सर्ववाणी त्या माझ्या परमेश्वर श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या आनंद स्वरूपामध्ये सदाच्या विलीन झाल्या असं सांगून इथे पूर्णविराम देऊन वाचा ऋण फेडलं याच विवरण करण्यासाठी पुढचं इथे फेरलेलं आहे काय पण ते वाचा ऋण म्हणजे काय वाचा किती प्रकारचे त्यांचं ऋण म्हणजे काय ते तुम्ही कस फेडलं फेरलं म्हणजे काय झालं त्या वाणी परमेश्वर स्वरूपाच्या आनंदात लीन कशा झाल्या इत्यादी विकल्प याच मुलीवर निर्माण होता वास्तविक इथे जर पूर्णविराम द्यायचा ठरला तर पूर्णच वर्णन कारण ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे की एखाद्या प्रकरणात एखाद्या अभंगात किंवा एखाद्या ओळीमध्ये एक विचार परिपूर्ण त्याच्यामध्ये कुठलाही अपुरेपणा ते ठेवित नाही पण एखाद्याच्या बुद्धीला मंद प्रज्ञेला जर कधी शंका निर्माण झाली एवढ्या शंका याच्यावर निर्माण होणं संभवली आहे त्या सर्व शंकांच्या निरसणार्थ तिसरं प्रकरण आहे नाहीतर इथेच हे वर्णन पूर्ण झालेलं आहे कोणतं की वर सांगितलेल्याप्रमाणे माझ्या श्री गुरूंना अभिनंदन करून मी परादी वाचाम, ऋणात मुक्तो भवामी या सर्व वाणींच्या ऋणातून मी मुक्त होतो या वाणीचं ऋण फेडतो इतकंच नाही तर वाघदेवी माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या स्वरूपामध्ये लीभवती या सगळ्या वाणी माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या स्वरूपामध्ये सदाच्या विलीन होता आता ज्ञानेश्वर म्हणतात मी या गुरुला नमस्कार करून पराधिक चारीवाणींचे ऋण फेडले प्रकरण तिसरे वाचा रणपरिहाय प्रकरणात वंदनाचे पूर्ण तरी ऋणे जे चे निदे हा विषय आपण उद्या वाच कुंडली गुरु की श्रीगुरुन करा प्रकरण समारोह एक न्याय असा नाही प्रतिज्ञा वस्तुसिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणात इथे ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्ही सद्गुरूंना वंदन करून ही सर्वच्या सर्व वाचा ऋण फेडली एवढं म्हणण्याने त्या वाचांचं ऋण संपलं असं होत नाही ते ऋण म्हणजे काय कशा प्रकारचं आहे त्याचं लक्षण काय ते तुम्ही ऋण फेडल म्हणजे काय केलं म्हणजे त्याचं लक्षणं सांगायला पाहिजे वाच्या ऋणांचं आणि त्या वाचा काही प्रमाणं सांगितली पाहिजे त्याबरोबरच ते ऋण फेडल म्हणजे काय केलं याचंही स्वरूप लक्षात येण्याची गरज आहे म्हणून केवळ प्रतिज्ञेने ही गोष्ट सिद्ध होणार नाही तर त्याची पुन्हा आपल्याला लक्षणप्रमाणाधिकाने सिद्धी करण्याची वा जेणेकरून वाचा म्हणजे काय त्या वाचांची ऋण कशा प्रकारचे आहेत त्याची निवृत्ती केली म्हणजे मी ती कोणत्या प्रकारे केली याची स्पष्टता करण्याची गरज असल्या कारणाने ती स्पष्टता या तिसऱ्या प्रकरणात करतात <coughs> संप्रद म्हणजे या तिसऱ्या प्रकरणामध्ये वाचा ऋण स्टांचे पहिल्यांदा वाचा स्पष्टता करणार विवरण करणार त्याच एवढं करून वास्तविक प्रकरण संपायला पाहिजे पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वाचा अविद्य संबंध अविद्या अचार यद्यपि सातव्या प्रकरण कर अविद्या विचार करना है पेक्षा अविद्या मा स्वतंत्र मानले तरीप्रकरण प्रसंगा ने अविद्यास प्रारंभ कर आत्मया बोभाटे चार ही वाचन बोघाटा ने अर्थ हो श्री गुरूंनी आपल्याला उपदेशलेल्या महावाक्याच्या उपदेशाने आत्मयाची झोप लोटे आत्मा आणि तद्विषयक निद्रा आत्मस्वरूप विषयक निद्रा म्हणजे आत्मस्वरूपाचं हीच कोणी एक प्रकारची निद्रा ती लोटे ती निवृत्त होते पूर्णतरी ऋण न फिटे एवढ्याने पूर्ण ऋण काही फिटत नाही निवृत्त होत नाही का जे चे निद किती जागृतीच एक प्रकारची निद्रा आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे वाणीच्या संबंधाने जी जी म्हणून साधनं तुम्हाला आतापर्यंत सांगितली वा पुढे सांगितली जातील वा ग्रंथांतरांतून सांगितलेली आहेत एकानेक ग्रंथांमधून ही गोष्ट प्रतिपादन केली आहे त्या सर्वांचा जर आपण विचार केला नित्या, नित्य विवेकं नित्यानित्य नित्या वस्तु विवेकवा नित्या, नित्यान नित्य वस्तु विवेक पंडित कर देहात्म जी बुद्धि दे हो है देहोहम अवृत्त करह अशा प्रकार बुद्धि जागृत वावी ब्रह्माहम इति बुद्ध्यते म्हणजे दे देहोहम ही वृत्ती निवृत्त करू ब्रह्माहम ब्रह्मएह अशी वृत्ती जागृत होणं आत्मजागृतीही कोण विद्वारे उच्चते जे ज्ञानी लोक आहेत जे विद्वान लोक आहेत त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की देहात्मत्व बुद्धीचा परित्याग करून ब्रह्मात्मक बुद्धीचा उदय होणं हीच खरी आत्मजागृती आहे मनुष्याला जर आत्मजागृती संपादन करायची असेल अशा प्रकारची आत्मजागृती संपादन केली पाहिजे असं विद्वानांच्याकडून सांगितलं जात असं जरी सांगितलं जात असलं तरी तथापि जागरिय जरी जागृती असली आपण या आणि ब्रह्मा ब्रमा त्याकारक वृत्तीला जागृती म्हणत असलो तरी सुद्धा निद्रा नष्टी तत्वत खरी निद्रा संपलेली नाही का संपले नाही त्याचं कारण आहे देहोहम हि वृत्ति अहम ब्रह्मास्मित कारक हिरी वृत्ति हा एक वृत्ति प्रकार है कदाचित शास्त्रीय दृष्टि विचार के विद्वां दृष्टि ने विचार के अहम ब्रह्मासमित कारक वृत्ति हे अत्युच्च को सत्व गुणा अति हि गोष्ट जरी खरी तरी सु वृत्ति है, है। महाराज मनता इतक गोष्टी ने संपले ज्यादा हे जरी जागृ जाग्रेत असं जरी दिसत असलं तरी या जागृतीच्या रूपाने निद्रा नष्ट या जागृतीने निद्रा निवृत्त झाली नाही किंतु जागृती रूपेनं निद्रैव तिष्ठती या रूपाने निद्राच आहे या रूपाने ती अविद्याच पुन्हा उभी राहिली आहे असा त्याचा अर्थ आहे वास्तविक आता आत्मजागृतीमध्ये जागृती म्हणून म्हणायचं तिला निद्रा म्हणायचं त्याचं एकच कारण ती अविद्याच या रूपाने अभिव्यक्त झाली असं त्यांचं म्हणणं का त्याचं कारण असं आहे देहाम भावे निवृत्ती मनुष्याचा मी देह आहे असा भाव देहात्मत्व बुद्धी जरी निवृत्त झाली असली तरी आत्माहम इतिभाव रूपेन मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे अशा रूपाने का होत नाही पण देह भाव एव तो एक प्रकारचा देहभावच आणि अवतिष्ठते तो एक प्रकारचा देहभावच उर्वरित राहिला असा त्याचा अर्थ होतो ज्ञानेश्वर महाराजांचं हे लिहिणं अत्युच्च कोटीचं आहे असं ग्रंथाच्या आरंभी सांगितले असं आत्ता सांगतोय मधून मधून वारंवार सांगेल त्याचं कारण या ग्रंथाच्या भूमिकेचा सुदा विचार जर आपल्या लक्षात असेल तर कदाचित आपण आपल्या अधिकाराप्रमाणे काही विचार करीत असलो तर तसा विचार करू नये ते ज्या कोटीतून बोलताय त्या कोटीतून निदान समजून घेण्याचा प्रयत्न करा आपला जरी तितका अधिकार नसला तरी त्या दृष्टीने समजून घेण्याचा विचार करा नाहीतर काय व्हायचं की हम ब्रस्मित्याला जरी विद्वान लोक जागृती म्हणत असले तर त्या रूपाने निद्राच उभी आहे असं म्हटलं म्हणजे मग कशाला संपादन करायची किंवा या प्रकारचे सेकंड थॉट एकाने ते कुठले निर्माण होतील कोणामध्ये ते मी सांगू शकत नाही पण निर्माण होतात ते होऊ नये यासाठी म्हणून हे सूचना सारंश या रूपाने देहभावच राहतो असं असल्या कारणाने मात्र अहमभावस का निवृत्तीही न निवृत्ती वास्तविक अहमभावाची निवृत्ती व्हायला पाहिजे पण महाराज म्हणतात अहमभावाची कोणत्याही रीतीने निवृत्ती झालेली नाही ना। या निशा सर्व भूताना संयमी जागृती भूतानी सहा निशा पश्चातोमुनी तुम्ही ज्याला जागृती समजता तर तो ज्ञाने पुरुष त्याला निद्रा समजतो समजतो आणि आपण ज्याला रात्र समजतो तो तिथे चांगला जागा आहे असं सांगण्याचं तात्पर्य या रूपाने अहमभाव न निवृत्त होत नाही अहमभाव जसाच्या तसा शिल्लक राहत असल्या कारणाने इतकंच तर शास्त्र असं आहे की जोपर्यंत अहंकारे सथपर्यंत अहंकार जागृत आहे तो आपल्या रूपाने जागृत आहे तो पर्यंत वाणीच्या ठिकाणी असलेली वाचालता ही कधीही निवृत्त होत नाही भगवंताच वर्णन करताना केले वर्णन मुकम कर वर्णन परमान माधवंता है भगवंता कृपे ने मनुष्य जेव ज्ञान होते मुक्त हो तो नहीं हो मुक्त दाखले अनेक तरीपन मराठीत त्याच थोडस भाचांतर करून मुकम करू ते म्हणण्यापेक्षा आम्ही मुकेने थोडेसे बोलणारे होतो पण बोलणारे होतो हे वाचाळ होतात असं दिसून येत काय बोलता येणारे अशी काही गंमत झाली वाचाळपणामध्ये मात्र माणसं पटाईत झाले मूळ वस्तुस्थिती बाजूला राहिली वाचाळपणा ज्याला म्हणतात त्यातला तो मात्र शिल्लक राहिला अशी स्थिती दिसून येते आणि वाचाळपणामध्ये लोक अतिरुषाळणाला एवढा आणि ऊत आलेला आहे इतकं उदाहरण आलंय कि त्या वाचाळपणामध्ये एकानेक माणसं एकानेक तर आणि तयार झाली आहेत मी त्यांची एकंदर बौद्धिक शाब्दिक वाचिक कसरत पाहतो त्यात मानतो वावरतो मला असं दिसून येत की खरोखरी भारत फार नाश केला शब्द ज्ञाने हे महाराजांनी ते खरोखरी अनुभवाला येण्याची स्थिती आता चालू आहे त्यांच्या आचार विचारांचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल कि या वचनांच्या जवळपासही माणस फिरकायच्या योग्यतेची असत नाहीत म्हणून बाता मात्र बरोबर मोठ्या मोठ्या बोलतात असं इथे त्यातलं सांगतात जोपर्यंत अहंकार निवृत्त झाला नाही त्याची खूण आहे तो अहंकार कसा कोणत्या रूपाने राहिला असेल आपण त्याचबरोबरच मागेही विवेचन केले मधून मधून करू ही पण एक आपल्याला सांगून घेऊ जाता जाता की अहंकार हा एकानेक परिवेश धारण करून वेगवेगळ्या वेशाने वेशांतरी करून तो आपल्या पाठीशी लागलेला असतो ही गोष्ट ध्यानाची निसंगाही फासे लाविले देणे निसंग म्हणून मिळवणाऱ्यांच्याकडेही याने फासा लावलेला आहे त्या पाशामध्ये गुंतवण्याचा हा अहंकार प्रयत्न करीत असतो हे कायम ध्यानात ठेवायचं बड्या ना या अहंकाराने झपाटलेला आहे इतरांचे काय कथा ज्ञानेश्वर महाराजांनी या अहंकाराला भूताची उपमा दिलेली आहे कबण एक आवांतरू, अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणूनही विसरू आत्मबोधाचा ब्रह्मात्मा केनसाला विसर का पडला तो आपल्या स्वस्वरूपाला का विसरला त्याचे एकच कारण या अहंकार नावाच्या एका अवांतर भूताचा संचार झालाय असं महाराज या वाणी आपलं जे वाचालत्व आहे ते सोडित नाही ते त्याला धरून राहतात उलट ज्ञानेश्वर महाराजांच्या वा ज्ञानेश्वर महाराजांच्या कोटीत असलेले जे सिद्ध पोष युक्त योगी किंवा ज्यांच्यावर खरोखरी हरिगुरु कृपा झालेली आहे आणि जे पूर्वीच्या अनंत जन्माच्या आणि पुण्या मिक्षेपित होऊन अलवार या ज्ञानाला संपादन करून आपल्या स्वस्वरूप स्थितीला पावलेल्या आहेत त्यांच्या दृष्टीने स्वरूपभूतम या सिद्ध जागरण त्यांचं असं म्हणणं आहे की स्वरूपभूत असलेलं त्यांचं जे सिद्ध जागरण ज्ञानेश्वर महाराजांच्या या शब्दावर त्यांनी बरेच शब्द निर्माण केले आहे सिद्ध भेटी सिद्ध स्थिति सिद्ध जागरण जागृति सिद्ध जागृति भेटी अपनी जी भेट है हे एकमे पूर्वी नसले पुनः निर्माण हो रही ज्ञानेशन महाराज चांदेवाला अरे तुम्हें बोलत मे सतत असत की सिद्ध भेटी विस्कुसे मनु बिहे तुझी जी सिद्ध भेट है <coughs> सदाच जे तुझ माझं ऐक्य आहे ते कदाचित विस्कुसेल म्हणून मी असं जसं म्हणावं त्या पद्धतीने सिद्ध जागरण आहे की जे स्वरूप होत आहे ते सिद्ध जागरण वर्त ते जागरण आहे ते सदाच आपल्या स्वरूपाने जसच्या तसं अनुस्यूत रूपाने राहत आहे तसं अनुभवतीही न भोवती ते अनुभवाला विषय होत नाही कोणाच्या अनुभवाला येत नाही तरीही तरी सुद्धा